स्कंद चौथा अध्याय अठरावा पृथ्वीची ब्रह्मदेवाकडे तक्रार व्यास म्हणाले हे राजा कृष्णाचे अद्भूत प्रेरणा हे जे त्या अवताराचे खरे रहस्य आणि मुख्य कारण ते मी तुला आता कथन करतो तू श्रवण कर एकदा पृथ्वी भाराने अतिशय त्रस्त झाल्यामुळे अत्यंत कृष झाली भयभीत झालेली ती दीन पृथ्वी गोरूप धारण करून शोक करीत स्वर्गाला गेली तेव्हा इंद्र तिला म्हणाला आज तुला काय भय प्राप्त झाले तुला कोणी पिळले आहे हे वसुंधरे तुला काय दुःख झाले आहे ते सर्व मला सांग हे ऐकून पृथ्वी म्हणाली हे देवराज माझे सर्व म्हणणे आपण श्रवण करावे ज्या अर्थी मला आपण दुःख विचारित आहात त्या अर्थी मी सांगते मी दुष्ट नृपांमुळे फार चिडून गेले आहे मगध देशातील माझा पती नृप जरासंध महापापी असून चे देशाधिपती शिशुपाल प्रतापी काशीराजा रुक्मी बलाढ्य कंस महाबलाढ्य तारकासूर शालव, क्रूरकेशी धेनू आणि वत्सप हेही सर्व महापाधान वागणाऱ्या या राजांना मुळीच धर्म मान्य नाही हे कालस्वरूप राजे दुराचारी आणि मदोन्मत्त झालेले आहेत हे इंद्र हे प्रभो त्यांनी पिढल्यामुळे मी भाराने चिरडले आहे आणि आता करावे काय आणि जावे अशी मोठी चिंता मला प्राप्त झाली आहे हे इंद्रा जयशाली विष्णून एका दुःखातून पार पडले नाही तोच हरीमुळे मला आता दुसरे दुःख प्राप्त झाले आहे हे तू जाणतच आहेस अहो हिरण्याक्ष नामक दुष्ट दैत्य तो कश्यप पुत्र त्याने मला जेव्हा हरण केले देवा मी त्या महासागरामध्ये मग झाले आणि सुखाने निद्रा करत होते त्यावेळी त्यामुळे मला तर दुसरीकडे कोठेही जाता येत नाहीतर मी रसातलामध्ये स्वस्त राहून सुखाने झोप घेत पडले असते हे देवराज सांप्रत या दुरात्म्या राजांचा भार सहन करण्यास मी समर्थ नाही शिवाय पुढे अठ्ठावीसाव्या युगातील दुष्टकली येत आहे तेव्हा तर हे इंद्रा मी पीडित होऊन सत्वरच रसातलात जाईन तस्मात हे देवादि देवा ह्या दुःखसागरातून तू तूं मला पार कर आणि माझा भार हरण कर मी तुझ्या चरणाना वंदन करते इंद्र म्हणाले हे वसुंधरे आज माझ्या तुझे काय बरे काम होणार आहे तू ब्रह्मदेवाला शरण जा मीही तेथे येतो तो तुझे दुःख हरण करील हे श्रवण करून पृथ्वी सत्वर ब्रह्मलोकी गेली आणि सर्व देवांचा अग्रणी इंद्रही तिच्या मागोमाग ब्रम्हलोकाला गेला ही कामधेनू सुरभीच येत असल्याचे प्रथम ब्रह्मदेवाला वाटले पण पुढे ती पृथ्वी आहे असे समाधीने जाणून ब्रम्हदेव तिला म्हणाले हे कल्याणी तू का रडत आहेस तुला काय होत असेल ते कथन कर हे भूमी पाप्याने तुला पीडा दिली आहे ते मला सत्वर सांग पृथ्वी म्हणाली हा दुष्टकली येत आहे आणि त्याला मी भीत आहे कारण हे जगदीशा त्या कलियुगामध्ये प्रजा दुराचारी होईल पूर्वी एकमेकांचे वैरी असल्यामुळे परस्परांचा द्वेष करणारे सर्वही दुराचारी राक्षस राजे होतील ते राजे त्या कलीप्रभावामुळे चोर कर्माविषयी दक्ष राहतील तस्मात हे पिता त्या राजांचा पितामहून करून आज माझा भार हरण करावा हे महाराज सामप्रस सुद्धा काही राजे बलाच्या गर्वाने उन्मत्त झाले आहेत आणि त्या राजांच्या सैन्यभारामुळे मी फार पीडित झाले आहे ब्रह्मदेव म्हणाले हे भूदेवी तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझा भार हरण करण्यास मी समर्थ नाही आपण सर्व देवादिदेव चक्रपाणी विष्णूच्या निवासाप्रत जाऊ तो जनार्दन तुझा भार दूर करील असे पृथ्वीला सांगून ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले हे इंद्रा सर्व देवांसह या पृथ्वीला घेऊन तू माझ्या बरोबर वैकुंठ होथे विष्णूसह या कार्याविषयी आपण विचार करू या करता हे सूर्यश्रेष्ठी तू विष्णूकडे चल इतके बोलून तो वेद करता चतुर्मुख ब्रह्मदेव हंसारूढ झाला देवांना आणि पृथ्वीला पुढे करून वैकुंठ गेला। आणि भक्तीने लीन चित्त करून वेदवाक्यांनी त्या विष्णूची स्तुती करू लागला ब्रह्मदेव म्हणाले हजारो मस्तके हजारो नेत्र आणि हजारो पाय ह्यांनी तू युक्त असून पुरातन वेद आणि सनातन देवाधिदेवही तूच आहेस इतकेच नव्हे तर हे भूत भविष्य वर्तमान तूच असून हे दयावते आम्हाला अमरत्वही तूच दिले आहेस हा जो तुझा प्रभाव तो नैलोक्यामध्ये कोण बरे आहे सृष्टीचा उत्पादक त्रैलोक्यामध्ये कोण बरे आहे सृष्टीचा उत्पादक संहारक आणि रक्षक तूच असून सर्वांना आधारभूत तूच आहेस ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केली असता गरुडध्वज प्रभु विष्णू प्रसन्न झाला आणि निर्मल अंतकरण असलेल्या त्या भगवान विष्णूने त्या ब्रह्मदेव वगैरेना प्रत्यक्ष दर्शन दिले नंतर देवांचे स्वागत करून त्या प्रसन्नमुख श्रीहरीने त्यांच्या आगमनाचे कारण विचारले तेव्हा पृथ्वीच्या दुःखाचे स्मरण करून ब्रह्मदेव प्रणामपूर्वक विष्णूला म्हणाले हे सर्वव्यापी जनार्दना आता तुला भूभार हरण केला पाहिजे द्वापर युगाचा शेवट होत आला आहे तेव्हा सत्वर तुभूतला अवतार धारण कर हे दयानिधे दुष्ट राजांचा वध करून भूमीचा भार दूर कर विष्णू म्हणाले मी ब्रह्मदेव शिव इंद्र अग्नी यम द्रष्टा सूर्य आणि वरुण ह्यापैकी कोणीही स्वतंत्र नाहीत ब्रह्मदेवापासून तो स्तंभापर्यंत हे सर्व चराचर जगत गुणरूप सूत्रामध्ये ओलेले असून योगमायेच्या आधी राहिलेले आहे हे सुव्रता ती ज्याप्रमाणे स्वच्छेने वागत असतो आम्ही सर्व ही तिच्या आधीन आहोत मी जर स्वतंत्र असतो तर महासागरामध्ये मत्स्य आणि कुर्म का झालो असतो याचा विचार करा कारण त्या क्षुद्र योनीमध्ये उत्पन्न होऊन भोग कीर्ती सुख पुण्य आणि उत्कृष्ट सुकर्मफल यातून मला काय बरे प्राप्त झाले आहे हे ब्रह्मदेवा मी जर स्वतंत्र असतो तो वराह नृसिंह वामन अथवा पुत्र परशुराम का बरे झालो असतो आणि भूतलावर मी त्यावेळी ते घोर कर्म कसे केले असते द्विजश्रेष्ठ जमदग्नीपुत्र होऊन निर्दय म्हणून संग्रामामध्ये क्षत्रियांचा वध मी का बरे केला असता सर्व डोह त्यांच्या रक्ताने कसे बरे भरून काढले असते गर्भात सुद्धा मी क्षत्रिय का बरे मारले असतेसून आणि जटा धारण करून पादचारी होऊन दंडकारण्यामध्ये का बरे प्रवेश केला असता तेव्हा मला कोणी सोबती नव्हता आणि प्रवासात उपयोगी पडणारे पदार्थही मजपाशी नव्हते अशा असहाय्य स्थितीत भयंकर वनामध्ये मृगया करीत मी निर्लज्ज होऊन संसार केला मायने व्याप्त झाल्यामुळे सुवर्ण मृगाचे स्वरूप मला समजले नाही आणि म्हणूनच झोपडीमध्ये जानकीला एकटी टाकून मी त्या मृगाच्या मागोमाग बाहेर पडलो इतकेच नव्हे तर जरी नको म्हणून लक्ष्मणाचा अतिशय निषेध केला होता तरी प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे तोही तिला सोडून माझ्या मागोमाग आश्रमा बाहेर पडला नंतर कपटाने अवलंबून करून रावणाने संन्यासाचे रूप धारण केले आणि शोकाने कृष झालेल्या जानकीला तो राक्षस सत्वर हरण करून घेऊन गेला मी दुःखाकुल होऊन वनामध्ये शोक करू लागलो आणि कार्यवशात सुग्रीवाशी मला करावे लागले अन्यायाने वालीचा मी वध केला पण शापापासून त्याचे निवारण केले आणि वानर मित्र करून त्यांच्यासह मी लंकेमध्ये गेलो तेथे कनिष्ठ बंधू लक्ष्मणासह मी नागपाशांनी बद्ध झालो असता आम्ही उभयता निश्चेष्ट पडले पाहून वानरही विस्मयचकित झाले तेव्हा गरुणाने त्यावेळी येऊन आम्हा केली। त्या प्रसंगी दैव आणखी आपणार आहे न कळे अशी मला मोठी चिंता उत्पन्न झाली राज्य हरण केले गेले वनामध्ये वास्तव्य करावे लागले वडील मृत्यू पावले प्रियेला रावणाने हरण करून नेले आणि युद्धरूप कष्ट तर सध्या भोगावे लागतच आहेत आता या पुढे हे दैव आणखी काय काय करणार आहे अशी नित्य चिंतामी मी करीत होतो हे देव हो राज्यभ्रष्ट आणि राजकन्येसह वास्तव्य करणे हे प्रथम मोठेच दुःख मला प्राप्त झाले वनात जाते पित्याने माझ्याबरोबर धन दिले नाही सोबतीशिवाय मी धनहीन राम पादचारीच निघून गेलो नक्षात्र धर्माचा त्याग करून मी व्याधवृत्तीने पुरी तेरा वर्ष घालवली सीतेचा मी अंगीकार केला आणि अयोध्येला आलो काही वर्षे त्या ठिकाणी समृद्ध राज्य आणि संसार सुख भोगले परंतु याप्रमाणे राज्य प्राप्त होऊन सुरळीत चालले असताना पूर्वीच्या लोकापवादाला भ्यून, मी सीतेचा त्याग केला तेव्हा कांताविरुसह दुःख मला पाताला मध्ये गेली ह्याप्रमाणे रामावतारामध्ये मी परतंत्र असल्यामुळे मला अशा प्रकारे दुःख प्राप्त झाले असे दुःख भोगणारा कोण बरे स्वतंत्र असणार आहे नंतर काल कालगतीमुळे मला भ्रात्यासह स्वर्ग प्राप्त झाला समंजस पुरुषाने ह्या परतंत्रतेविषयी विशेष वाटाघाट तरी करण्यात काय अर्थ आहे हे ब्रह्मदेवा मी तू रुद्र आणि इतरही सर्व सुरश्रेष्ठ खरोखर परतंत्र आहेत हे तू लक्षात ठेव अहो आपण सर्वच पराधीन आहोत तेव्हा त्या मायेला आपण शरण जाऊ अध्याय अठरावा समाप्त